वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्व एकोणपन्नासा सीते ते बोलणे ऐकून प्रताप्रिवाने हात हातावर पटला आणि आपला देह खूप मोठा केला बोलण्यात चतुर असलेला तो रावण मैथिला पुन्हा म्हणाला माझे वीर आणि पराक्रम उन्मत्त होऊन ऐकले नाही असे दिसते या दोन भुजाने अवकाशात तरंगणारी ही पृथ्वी मी वाहून इच्छको समुद्र पिऊन टाकू शकतो रणात उभ्या असलेल्या मृत्यूला सुद्धा मी मारू शकतो सूर्याला मी मी दुखापत करू हे महीतर मी हे फोडू उन्मत्त क्रुध झालेल्या रावणाचे अग्निसारखे तेजस्वी डोळे या कडे पासून त्या कडेपर्यंत लाल भडक झाले आतापर्यंत आप आपले सौम्य रूप टाकून देऊन त्या आतापर्यंत आपले सौम्य रूप टाकून देऊन त्या वैश्रवणाच्या कनिष्ठ भ्रात्या रावणाने आपल्या काळासारखे उग्र रूप धारण केले अंगावर सुवर्ण अलंकार लिहिलेला कांतिमान डोळे करून क्रोधाने दहा तोंडाचा आणि वीस हातांचा राक्षस बनला त्याने ते परिव्रजकाचे कपटे घेतलेले रूप सोडून तो प्रचंड शरीराचा झाला राक्षसाधीप रावणाने आपले मूळचे रूप घेतले त्याच्या अंगावर लाल वस्त्र होते तो स्त्रीरत्न मैत्रिणीकडे पाहत राहिला त्या काळाभोर केसांच्या सूर्य प्रभे सारख्या आणि वस्त्र व दागिने यांनी आहे मी तुला शोभणारा पती असल्यामुळे चिरकाळपर्यंत माझ्यावर प्रेम कर भद्रे तुला न आवडणारे असे मी कधी करणार नाही मनुष्यावर ते प्रेम टाकून दे आणि माझ्यावर तुझे प्रेम जडव तो राम राज्यापासून भ्रष्ट झालेला इच्छा पूर्ण राहिलेला आयुष्य मर्यादित असलेलाच आहे स्वतःला शहाणी समजणारे मुढे कोणते गुण त्याच्यात आहेत म्हणून तू त्याच्या प्रिया अनुरक्त झाली तो, तो, तो तर एका स्त्रीच्या सांगण्यावरून राज्याने आपले पशून येऊन मूर्खपणे राहिला अशा प्रिय बोलणाऱ्या मैथिलीला काम मोहित राक्षस्रावण तिच्याजवळ गेला आणि आकाशात बुधाने रोहिणीला धरले होते तसे त्याने तिला पकडले कमल अनेत्र त्याने डाव्या हाताने तिचे केस पकडून आणि उजव्या हाताने तिच्या दोन्ही मांड्या धरून पकडले सोन्याचा बनवलेला रथ तेथून दिसत होता वैदेहाची कठोर वचनाने प्रचंड आवाजात निर्वच्छना करून त्याने तिला बगलेत घेतली आणि तो रथावर चढला रावणाने पकडल्यानंतर ती यशस्वीनी सीता दुखाने आर्त होऊन वनात दूर गेलेल्या रामाच्या नावाने मोठ मोठ्याने आक्रोश करू लागले कामाने पिळलेल्या रावण तीची इच्छा नसताना सरपिणी सारखी ते फडफड करीत असताना तिला घेऊन उडाला राक्षस राज तिला ओढून घेऊन आकाशमारपून वेड्यासारखी भ्रमिष्ठ होऊन अतिशय आक्रोश करू लागले हे महाबहु लक्ष्मणा मोठ्या भावाच्या चित्ताला तू प्रसन्न करणारा इच्छारूप घेणारा राक्षस मला ओढून घेऊन जात तुला समजत नाही का राघवा धर्मा करता तू आपले जीवित सुख आणि संपत्ती यांचा त्याग करणारा मला अधर्माने हा घेऊन चाललाय तुला दिसत नाही का परंतु पा, ना ना असले पाप करणाऱ्या रावणानं तू कशी शिक्षा करीत नाही पण उद्धटपणाच्या कर्माचे फळ तात्काळ दिसून येत नाही धान्य पिकायला काळ अनुकूल लागतो तसाच इथेही लागणार काळाने तुझा प्राण घेण्याचे ठरवले आहे म्हणून तू हे कर्म केलेस तुझ्या जीवितांचा अंत करणाऱ्या या घोरकृत्याबद्दल रामाकडून तुझ्यावर आपत्ती कोसळी असो आता तरी निदान कैकेईची तिच्या बांधवांसह कारण धर्माचीच इच्छा, धर्मा इच्छा बाळगणाऱ्या रा यशस्वी रामाच्या धर्मपत्नीचे हरण झाले जनस्थानाला आणि फुललेल्या कर्णीकार वृक्षाने हाका मारून सांगते की रावण सीतेचे हरण करीत आहे असे लवकर रामाला सांगा या वनात निरनिराळ्या वृक्षामध्ये ज्या ज्या देवता वास करीत असतील त्या सर्वांना मी नमस्कार करते माझ्या पतीला मला ओढून ते सांगा जी कोणती विविध सत्व येथे असतील त्या सर्वांना आणि मृगाच्या आणि पक्षांचा कळपानं मी शरण आहे पतीला प्राणाहून प्रिय असलेल्या प्रियेला बळाने नेले हातभर झालेल्या सीतेला रावणाने ओढून नेले असे त्याला सांगा महाबहू रामाला हे ठाऊक झाले तर महाबलवान स्वर्गात यमाने जरी मला नेले असले तरी पराक्रम करून मला आणखी होऊन अशा करुण शब्दांनी ती विलाप करीत असता झाडावर बसलेल्या दृष्टीला ती विशाल नेत्रांची सीता पडली <coughs> रावणाच्या पाशात अडकलेल्या त्या सुंदर अंगलट असलेल्या सीतेला त्यांनी पाहिले आणि भयुक्त होऊन दुःखाने मोठ्याने टाहू आर्य जता मला अनाथाप्रमाणे हा राक्षस राजा शोकदा शोकदायक पापकृत्य करून ओढून घेऊन चाललाय पहा या क्रूर राक्षसाचे निवारण करणे तुला शक्य होणार नाही कारण हा दुर्मती अतिशय स्वतःला सर्वत्र विजयी मानणारा आणि सशस्त्र आहे परंतु हे जटायोग रामाला आणि लक्ष्मणाला मला हरण करून नेल्याचे जसाच्या तसे सारे वर्तमान काही न बगळता सांगा अरण्यकांडाचा एकोणपन्नासावा सर्ग